वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे सोळावा भरत परत गेल्यानंतर राम वनात राहत असताना तपस्वी जनांची उद्वेगयुक्त अस्वस्थता त्याच्या लक्षात आली चित्रकूटाच्या पुढच्या बाजूला तापसाश्रमात जे रामाच्या आशऱ्याने आनंदात राहत होते ते अस्वस्थले त्याने पाहिले रामाला उद्देशून डोळ्याने आणि भुवयाने ते शंका प्रकट करू लागले एकमेकांशी कुजबुजत ते हळूहळू आपापसात गोष्टी करू लागले त्यांची ती अस्वस्थता बघून राम आपल्या मनाशी शंकित होऊन कुलपती ऋषीना हात जोडून म्हणाला भगवन, माझ्या मध्ये माझ्या पूर्वीच्या वागणुकीतले असे विकृत काही दिसले काय की ज्यामुळे तपस्वी जनात खळबळ उत्पन्न झालीय माझ्या धाकट्या भावाकडून अशी काही आगळीक तर नाही ना की जी महात्मा लक्ष्मणाला अनुरूप अशी ऋषींना दिसत नाही आपली सेवा शुश्रूषा करणारी आणि माझ्या सेवेत रथ असणारी सीता स्त्रीला साधेल अशी योग्य वागणूक ठेवित नाही असे तर ना झाले तेव्हा जरेने वृद्ध झालेला आणि तप करून जराप्राप्त झालेला ऋषी जण थरथर कापत भूतदयापर रामाला होणारा अंतःकरणात कल्याण बाळे होणारी आणि सदोदित कल्याण करण्यातच रथ असलेली ही वैदेही बाबारे विशेषतः तपस्वीजनात चळणे कसे शक्य पण ती जी तापसात चुरबूर सुरू आहे ना ती तुझ्या निमित्याने राक्षसांकडून काय का होईल म्हणून आपापसात ते आप आप बोलत आहे तो जनस्थानात राहणार्या सर्व तापसाना मुळापासून उघडून काढतो तो वाटेल ते करणारा मुष्टीयुद्धाने जिंकणारा क्रूर नरभक्षक आहे तो गर्वोद्ध पापकर्मी बापा तुला येथे सहन करणार नाही बाबा रे जेव्हापासून तू या आश्रमात राहत आहेस तेव्हापासून राक्षस तापसाना देते। क्रूर भीषण अशा, अशा रूपाने भय वाटावे अशा रूपाने वाईट साईट अपवित्रापासांचा संबंध आणतात आणि जे कोणी त्यांच्या जातात त्यांना ते आनार्य मारून टाकतात ठिकठिकाणच्या आश्रमस्थानात न समजेल अशा रीतीने लपून तिथल्या तापसाना ते दयामया न करता मारून टाकतात आणि आनंद मानतात फळी भांडी ते फेकून देतात आग्नियावर पाणी टाकतात हवन करण्याची वेळ आली की कलश फोडून टाकतात त्या दुरात्म्याकडून चढाई होणारे हे आश्रम कृषी मंडळी सोडून देऊ इच्छितात आणि आपण दुसऱ्या प्रदेशाकडे जाऊया असे ते मला सांगतात रामा ते दुष्ट तपस्व्यांच्या बाबतीत शारीरिक हिंसा दाखवण्यापूर्वीच आम्ही हा आश्रम सोडावा म्हणतो येथून जवळच एक पुष्कळ फळेमुळे असणारे रम्य वन आहे अश्व महर्षीचा तेथे आश्रम आहे त्याचा मी माझ्या या सोपत्या खर तुझ्या बाबतीत सुद्धा त्यापूर्वी तूही तुझी असेल तर आमच्या बरोबर तू नित्य सज्ज असलास समर्थ असलास सर्वांचे रक्षण करणार असलास तरी येथे आता तुझ्यासह राहणे कष्टाचे असे सांगणाऱ्या त्या तपसव्याला तो जाण्याला उत्सुक झाला असता उत्तरे येऊन घेण्याला राम समर्थ झाला तो कुलपती रामाचे भले इच्छून त्याचा निरोप घेऊन त्याला आश्वासित करून आपल्या कुलांना घेऊन आश्रम सोडून गेला तो देश सोडून जाणाऱ्या ऋषीगणांच्या मागोमाग काही अंतर जाऊन रामाने कुलपती ऋषीला नमस्कार केला तेव्हा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या ऋषीने त्याला निरोप दिला त्याच्या हिताचा त्याला उपदेश केला राम त्यांना सोडून राहण्याकरता परत आपल्या पुण्याश्रमाकडे आला ऋषी विरहित झाले तो आश्रम प्रभु रामाने क्षणभरसुद्धा सोडला नाही ऋषी रक्षणाचे रामाचे ब्रीत जाणारे आत्मरक्षणाचे सामर्थ्य असणारे संपन्न तापस रामासमवेतच राहिले अयोध्याकांडाचा एकशे सोळावा सर्ग समाप्त